सर्ग एकों चा, एकों श्री वशिष्ठ पुढे म्हणाले रामचंद्रा समरांगणात घायाळ झालेल्या एखाद्या वीराप्रमाणे आरक्त सूर्य थोड्याच वेळाने असताना गेला किंवा असेही म्हणता येईल की ज्याचे किरण घायाळ झालेल्या वीरांच्या पराक्रमाप्रमाणे पराक्रमा तेजात मंद झालेले आहेत अशा सूर्यबिंबाला सागरामध्ये ढकलून देण्यात आले रणांगणातील रक्ताचे तेश आकाशे आकाशरूपी दर्पणामध्ये पूर्वी प्रतिबिंबित झालेले होते आणि सूर्यरूपी घोडेस्वारांचा शिरच्छेद झाल्यानंतर किंचित काल आकाशात राहून ते तेज आता अखेरीस त्यागिले गेले होते प्रलयकाळाच्या वेळी सर्व दिशांमधील समुद्रांचे ओघ एकत्र येतात त्याप्रमाणे सर्व दिशांमधील वेताळ महाभयंकर गर्जना करत रणांगणावर गोळा होऊ लागले आणि त्या ठिकाणी त्यांचे एक विस्तीर्ण वलय सुरू झाले एकाद्या लखलखित घडगाने जातीवंत हत्तीचे गंडस्थळ पोडले गेले म्हणजे त्यातून गळणारी तांबड्या रक्ताची मोते खाली जमिनीवर पसरतात त्याप्रमाणे अंधकारूपी खडगाच्या प्रहाराने सूर्याचा शिरच्छेद झाल्यानंतर संधी प्रकाशामुळे आरक्त दिसणाऱ्या ताऱ्यांचा समूह आकाशात पसरलेला दिसू लागला मरण पावलेल्या माणसांची हृदय निसत्व निर्मोह आणि निशब्द होऊन त्यातील प्राण संकुचित होतात त्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यामुळे जातील हंस पक्षी उडून गेलेले आहेत जी अंधकाराने सरोवरा संचार करणारे पक्षी रणभूमीवरील योद्ध्यांच्या शरीरात घुसलेल्या शस्त्राप्रमाणे आपापल्या घरट्यामध्ये घुसल्या असून त्याने आपले पंख पोटाखाली घेतले आणि जमिनीवर माना टाकून झोप घेण्याला आरंभ केला वीरांची मुखे जशी अपूर्व तेजाने झळकत असतात प्रकारे, चंद्रोदयाच्या वेळी रमणीय दिसणाऱ्या पुष्पपंक्ती प्रफुल्लित झालेल्या दिसू लागल्या भ्रमराने युक्त असणाऱ्या आणि संधी प्रकाशामुळे आरक्त दिसणाऱ्या पाण्यामध्ये वास करणाऱ्या कमलीने संकोच पावतात त्याप्रमाणे रक्ताच्या नद्याने युक्त असलेल्या त्या रणभूमीवरील असले असंख्य बाणाने घायल झालेले सैनिक तेथे अस्ताव्यस्त पडून पडलेले असून त्यांची मुखे मुलान झालेली होती आकाशरूपी सरोवरात तारूपी मुकुदे शोभी लागले आणि पृथ्वीवरील सरोवरातील कुमुदे आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकत होते दिवसा सर्व दिशामध्ये गुप्तपणे राहणारी भूते आता सर्वत्र अंधकाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे एकत्र येऊ लागली होती परंतु पाण्यामधील सेतू फोडल्यामुळे ती जसे दश दिशांना त्याप्रमाणे ती भूते परस्परांच्या भीतीमुळे सैरावैरा जाऊ लागली रणांगणात वेताळांचे गायन सुरू झाले आणि ते आणि प्रेतांच्या अंगावरून कंक काकोल वगैरे पक्षी मोठ्याने शब्द करीत क्रीडा करू लागले नंतर रणांगणात मृत सैनिकांची प्रेते जाळण्याला आरंभ झाला तेव्हा त्यापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीचा ज्वाळा आकाशातील नक्षत्राप्रमाणे दिसू लागल्या प्रेतांच्या अंगातील मेद मांस इत्यादींना अग्नीच्या ज्वाळांचा स्पर्श होऊन त्यांचा पचपच असा आवाज होऊ लागला तसेच हजारो प्रेतांच्या अस्थी ताडताळ फुटू लागून त्यामुळे शेकडो चिता ढासळू लागल्या जलक्रीडा करताना पाण्यात उड्या टाकाव्या त्याप्रमाणे वेताळांच्या स्त्रियांनी रणातील पेटलेल्या अग्नीमध्ये धडाधड उड्या टाकायला आरंभ केला त्या रणांगणात सर्वत्र कुत्री कावळे यक्ष वेताळ यांचा भयंकर कोलाहल सुरू झाला तेथील भूतांच्या संचारामुळे ते रणांगण संचारा एखाद्या उड्या मारणाऱ्या आरण्याप्रमाणे दिसू लागले डाकिणीने रक्त मांस वसा मेघ यांचे हरण करायला आरंभ केला शेकडो पिशाचे रक्त मांस वसा वगैरे द्रव्यांचे रक्तांच्या चिळकांडे उडत असलेल्या पिशाच्या दृष्टीला पडत होत्या कित्येक हडळी आपल्या खांद्यावरून मोठमोठी प्रेदे वाहून येत होत्या त्या रणांगणात कुंभारीचे पिशाचे तांडव नृत्य करत असून त्यामुळे सर्वत्र एकच दंगल उडून गेले होते जळणाऱ्या प्रेता मधून छमछम असा आवाज निघत होता प्रेताबरोबर बनलेल्या ढगाने ते रणांगण आच्छादित झालेले होते त्या रणांगणातील रक्त नद्यामधून संचार करणाऱ्या पिशाची का भूचरीप्रमाणे दिसत होत्या शेकडो वेताळांचे समूहतेोरत पडले होते रणांगणातील कित्येक निर्जन प्रदेशातून आलेले राक्षस रक्त प्राशन करण्यात दंग झालेले असून त्यांची ते क्रीडा मनसोक्त चालली होती उन्मत्त झालेले वेताळ आपापसात आप कलह करीत होते आणि रणात जळणाऱ्या चितांची कोरी ते एकमेकांवर फेकत होते रणांगणात ज्या रक्ताच्या नद्या वाहत होत्या त्यामध्ये कुजलेल्या चरबीची घाल वाऱ्याबरोबर भरपूर ताव मारलेले असून त्या आता खुशार ढेकरा देत होत्या त्यावेळी रट रट असा त्यांचा आवाज येत होता अर्धवर जळलेल्या प्रेतावर लुप्त झालेल्या यक्षांच्या आपसात मारामार्यात चालल्या होत्या तुंग वंग कलिंग अंग तंगण इत्यादी देशातील योद्ध्यांच्या शवाभोवती पक्ष्यांचा गराडा पडलेला असून ते पक्षी त्या शवांचे मांसखाण्यात गरकवून गेले होते ज्यांचे दात ताऱ्याप्रमाणे चकागत होते अशा पिशा चिका मोठमोठ्याने हसत पेटलेल्या चिताकडे धावत चालल्या होत्या रणांगणात जिकडे तिकडे वेताळांची धावाधाव चालली असून रक्ताने माखलेल्या त्यांच्या स्त्रिया त्यांच्याबरोबर क्रीडा करत होत्या पिशाच्यांच्या आरोळे ऐकून आसपासच्या योगिनीचे संघही रणभूमीकडे धाव घेत होते रणांगणात सर्व दिशांना प्रेताच्या शरीरातील आतडी विखुरलेली होती आणि त्यातून विणेसारखा ध्वनी निघत होता शेकडो सैनिक पिशाच्या भीतीमुळे मेल्यानंतर स्वतः पिशाच्या योनीमध्येच प्रवेश करत होते मोठमोठे योद्धे पिशाचंच्या भीतीमुळे अर्ध मेले होऊन पडले होते काही ठिकाणी वाहून नेत असताना त्यातील काही खाली कोसळत असल्यामुळे निशाचर भीतीग्रस्त होऊन पळत होते आकाशात निरनिळ्या जातींची पिशाचे भ्रमण करत असून त्यांची गर्दी झाली होती असंख्य प्रबल पिशाचे समूहा पुढे त्या प्रेतांचे ढीक रचत होते कोल्ह्यांच्या मुखातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा कित्येक मूर्छित सैनिकांच्या अंगाला लागल्यामुळे त्या सैनिकांची हालचाल सुरू झाली होती आणि रक्ताने माखलेले ते सैनिक जणू अशोक वृक्षांचे पुष्पगुच्छ आहेत असे दिसत होते रणांगणात काही ठिकाणी वेतानाची पोरे तेथे पडलेल्या कबंधावर, दंग ते कबंधावरकाशामुळे ते आकाश व्यापून गेले होते आकाशरूपी पर्वता मधील गुहामध्ये दाट अंधार असतो त्याप्रमाणे त्या, त्या रणभूमीमध्ये सर्वत्र निविड अंधकार पसरलेला असून तो कल्पांतकाळाच्या मेघाप्रमाणे भयंकर दिसत होता तसेच पिशाच्या भीतीमुळे मृत झालेले रणांगणातील सैनिक धंदा वादामुळे कोसळणाऱ्या गाराप्रमाणे सर्वत्र पसरलेले दिसत होते सारांश त्यावेळेचे ती समरांगणातील एकूण दृश्य कल्पांतकाळाच्या स्थितीप्रमाणे अतिशय भयंकर दिसत होते इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकोणचाळीस सर्ग चाळीस श्री वशिष्ठ म्हणाले हे रामा अशा प्रकारे निशाचरांच्या तेथील संचारामुळे ते, संचारा ते भयानक दिसत होते इकडे दिवसा रणभूमीवर सैनिकांचा धांगडधिंगा चालत असे तर रात्रीच्या वेळी यमुदता आणि पिशाचे यांच्या त्या ठिकाणी स्वयर चेष्टा चाललेल्या असत रात्रीच्या निबिड अंधकारामध्ये भूतानचे समुदाय मृतदेहांच्या मांसावर अगदी यथेच ताव मारत होते त्या रणांगणाची स्थिती अशा रीतीची झाली होती तर तेव्हा सर्व दिशामध्ये रात्रीच्या वेळची निशब्दता आपला अंमल गाजवीत असून सर्व प्राणी निद्राभय झाले होते अशावेळी त्या लीला राणीचा पती म्हणजेच उदार अंतकरणाचा विद्यथ राजा काहीसा खिन्नमन झाल्याप्रमाणे दिसत होता त्याने आपल्या मंत्र्यापैकी सल्ला देण्यात आणि विचारविनिमय करण्यात निपुण असलेल्या मंत्र्यांना बोलवून आणून दुसऱ्या दिवशी काय काय आणि कसे कसे करायचे या संबंधाने त्यांच्याशी विचारविनिमय केला नंतर चंद्राप्रमाणे रमणी आणि शीतल अशा मंदिरात जाऊन तेथील दीर्घ चंद्राप्रमाणे शोभणाऱ्या आणि बर्फासारख्या थंडगार भासणाऱ्या शय्येवर तो आरोढ झाला विदुरथ राजाने शय्येवर पडून आपले कमलनेत्र मिटून घेतले आणि थोडा वेळ स्वस्थ मनाने तो झोपी गेला इतक्यात लीला आणि देवी ह्यांनी आपले चिदाकाशी रूप स्वरूप टाकून देऊन वायूच्या मंद झोळकेने हो कमलाच्या कळीत प्रवेश करावा त्याप्रमाणे विधुरस राजाच्या शयनगृहात एका लहानशा फटीतून प्रवेश केला त्यावर रामाने विचारले भगवन आपण म्हणता खरे पण हे शक्य कसे होईल आपल्या या स्थूल शरीराची लांबी पाहिली तर ती साडेतीन हात आहे मग अशा अवस्थेत एखाद्या वस्त्राच्या तंतूप्रमाणे अतिशय सूक्ष्मशाच्या मंदिराच्या जाळीमधून लीला आणि सरस्वती देवी यांना आत प्रवेश करता आलाच कसा मला तर याविषयी कल्पना करता येत नाही तेव्हा वसिष्ठ म्हणाले अरे राघवा तू म्हणतोस ते बरोबरच आहे पण आधीभौतिक देह म्हणजेच माझे वास्तविक स्वरूप असा ज्याच्या बुद्धीला भ्रम झालेला असेल त्याला एखाद्या सूक्ष्म छिद्रातून पलीकडे जाणे अशक्य वाटावे हे अगदी स्वाभाविक आहे पण या सूक्ष्म रंध्रात मी मावणे शक्य नाही असा देह देह तादात्म्यामुळे ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला असेल अशा पुरुषाला तोच अनुभव निरंतर येत राहावा यात मुळीच आश्चर्य नाही परंतु देह तादात्म्य बुद्धी नष्ट होऊन मी अतिवाहिक देह मात्र किंवा चिद्रूप आहे असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला आहे एवढेच नाही तर आपण अत्यंत सूक्ष्म छिद्रातूनही प्रवेश करण्यास समर्थ आहोत असा ज्याला पूर्वी शेकडो वेळा अनुभव आलेला आहे असा पुरुष पुढे केव्हाही झाले तरी स्थूल देहाशी तादात्म्य पाहून त्याच्या योगाने प्रतिबद्ध होणार कसा कारण ज्याच्या ठिकाणी जी शक्ती पूर्वसंस्कारामुळे व्यक्त झालेली असेल ती बदल होऊ शकत नाही असा सामान्य नियम आहे बाह्य जगामध्ये सुद्धा हाच नियम सर्वत्र दिसून हे तर खरेनारामा की वस्तूंचे स्वाभाविक गुणधर्म केव्हाही बदलत नाहीत असा आपला नेहमीचा अनुभव आहे सखल प्रदेशाकडे वाहत जाणे हा पाण्याचा आणि वर जाणे हा अग्नीच्या ज्वालेचा स्वाभाविक धर्मच आहे तो धर्म बदलत असल्याचे म्हणजे पाणी उंच प्रदेशाकडे वाहत जात असल्याचे किंवा अग्निची ज्वाला अधोमुख जळत असल्याचे आपल्याला कधीही दिसून येत नाही बसलेल्या मनुष्याला सूर्याच्या तापाचा ता अनुभव येणे शक्य नाही आता यावर तू कदाचित असे म्हणशील की अधिष्ठानभूत संविधान संविद मध्ये स्थूल आणि सूक्ष्म इत्यादी शक्तीचा आविर्भाव झाला तरी चित्ताला तोच प्रत्येक असा येतो तर त्यावर उत्तर असे की जशी संवित तसे चित्त असा नियम आहे परंतु चित्ताची स्थिती अशा तऱ्हेची दिसत असली तरी योग आणि ज्ञान यांचा अभ्यास केला असता चित्त आपल्या मूळ स्वरूपा जाऊन पोहोचते उदाहरणार्थ रज्जूच्या ठिकाणी एखाद्या मनुष्याला सर्पाचा भ्रम झाला आहे अशी कल्पना कर आता अशा मनुष्याला राजीचे ज्ञान होईल तरच सर्पभ्रमाचा निराश होऊ शकेल एरवी तो भ्रम तसाच कायम राहील कारण जशी संवित तसे चित्त आणि जसे चित्त तशा क्रिया अशा, असा आबालृद्धांचा अर्थात सर्वांचाच अनुभव आहे तेव्हा ज्या मनुष्याच्या आपल्या स्थूलदेहाशी तादात्म्य झालेल्या आहे त्याला एखाद्या सूक्ष्म छिद्रातून पलीकडे जाणे शक्य होत नाही कारण हेच की त्याच्या चित्ताची तशी भावनाच असते आता यावरही तू कदाचित असा प्रश्न करशील की स्थूल देहाप्रमाणे अतिवाहिक देहसुद्धा छिद्रातून जाताना प्रतिबद्ध का केला जाऊ नये तर याला उत्तर असे देता येईल की अतिवाहिक देहुत छिद्रूपासून स्वप्न किंवा संकल्प या स्थितीत दिसणाऱ्या पुरुषाच्या आकृतीप्रमाणे केवळ भासमान होणारा आकाशाप्रमाणे केवळ प्रातिभाषिक असा असल्यामुळे त्याचा निरोध कोण आणि कसा करणार आता या स्थूल शरीराला ज्ञानाच्या योगाने अतिवाहिक दे कारण सर्वांची शरीर नेहमी अतिवाहिका सारांश भूतांना चित्ता वाचून पृथक अस्तित्व नाही सर्व भूतांचे उदय आणि अस्त परमात्म्याच्या संकल्पानेच होत असतात प्रथम सृष्टीच्या आरंभी वस्तुस्वभावामुळेच हे सर्व जग उत्पन्न होते नंतर पंचीकरणामुळे ते सर्व स्थूल रूपाने भासू लागते अशा रीतीने चित्त काय किंवा अव्यक्त काय यांना शुद्ध चैतन्यहून निराळे चित्ताकाशाश आणि आपल्याला प्रत्यक्ष दिसणार हे आकाश हे तिन्ही एक रूपच आहे हो कारण या तिघांचेही स्फुरण अधिष्ठानभूत परमात्म सत्तेहून निराळेपणाने होऊ शकत नाही हाच न्याय स्थूर आणि सूक्ष्म शरीरासही लागू पडतो ती दोन्ही अधिष्ठान दृष्टीने काल्पनिकच आहे त्यांच्यामध्ये काही फरक असलाच तर तो हा की स्थूल शरीराच्या किंवा चित्त शरीराला तसा प्रतिबंध होऊ शकत नाही चित्त शरीर सर्वत्र आपली शक्ती व्यक्त करू शकते कारण जसजशी दस भावना करावी तस तशी रूपे धारण करण्याचे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ते अणुरेणू मध्ये राहते आकाशाला थे व्यापून थे, ते व्यापून असते ते अंकुराच्या कोशात लपून बसते कोळ्या पाण्यामध्ये रस होऊन राहते पाण्यावरील लाटेच्या रूपाने ते उल्हास शिलेच्या उदरातृत्य करते ते आकाशामध्ये स्वतःच्या आकाशाप्रमाणे व्यापक असूनही परमाणूच्या रूपाने राहते ते आकाशात जाऊन घुसणाऱ्या आणि भूमीमध्ये दृढमोल झालेल्या पर्वताच्या रूपात राहून पृथ्वीला धारणही करते त्याप्रमाणे जागृती आणि स्वप्न या स्थितीमध्ये भासमान होणाऱ्या विश्वाच्या रूपाने ते नटते समुद्रा ते समुद्रातील भोवऱ्याप्रमाणे हजारो ब्रह्मांडे अनन्यत्वाने धारण करते सारांश ज्याचा स्वरूप बोध कधीही कमी होत नाही आणि चित्त हाच ज्याचा देह आहे असा परमात्मा सृष्टीच्या आरंभी ब्रह्मांडात्मा बनून जीवांच्या प्रारब्ध कर्मानुसार प्रवृत्ती धारण करतो परंतु ही प्रवृत्ती सुद्धा वास्तविक नसून वंध्यापुत्र स्वप्नातील मनुष्य किंवा मृगजळ यांच्याप्रमाणेच काल्पनिक म्हणजेच निराळ्या शब्दात मिथ्या आहे श्रीराम त्यावर होणारा अहो ब्रह्मन चित्त चित्त चिद्रूप झाले त्याने आपले मूल स्वरूप जाणले म्हणजे ते सर्व बनते स्वतंत्र होते अर्थात त्याला कोठेही प्रतिबंध होऊ शकत नाही हाच आपला विचार आहे पण यावर मी असे विचारेन की चित्ताची ही स्वतंत्र आणि अप्रतिहत शक्ती आमच्या सर्वांच्या चित्तात आहे की नाही हे आपण मला सांगा जर सर्वांच्या चित्तात निरनिराळे जगे उत्पन्न करण्याची शक्ती आहे असे आपले म्हणणे असेल तर प्रत्येकाच्या चित्ताने कल्पलेले जग भिन्न आणि सत्य ठरू शकेल आता प्रत्येकाच्या चित्तात निरनिराळे जगे निर्माण करण्याची शक्ती नाही असे आपले म्हणणे असेल तर हे जग त्याच्या चित्तातून निराळे आहे हे मान्यच करावे लागेल पण मग ज्ञानाने एखाद्याचा चित्तनाश झाला तरी हे जग जीवाने उत्पन्न केलेले नसल्यामुळे ते कायम राहू शकेल मग श्री वासिष्ठ म्हणाले अरे रामा प्रत्येकाच्या चित्तात जग निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे इतकेच नव्हे तर प्रत्येकाचे जग म्हणजेच जगासंबंधीचा भ्रम भिन्न भिन्न आहे आता कित्येकांच्या चित्ताला जगताचे संघ निमिषात उदय आणि अस्त पावत असल्याचा अनुभव येतो तर कित्येकांच्या चित्ताला ते एका कल्पात उत्पन्न आणि नष्ट होत असल्याचा अनुभव येतो इतकाच काय तो, तो फरक आहे अरे मरण काळची मूर्छाय प्रत्येक जीवाच्या अनुभवास येत असते ती व्यष्ठी जीवनाच्या ठिकाणची महाप्रलयाची निद्राच आहे असे म्हटले तरी चालेल या निद्रेनंतर प्रत्येक जीव भ्रमातील पर्वताच्या नृत्याप्रमाणे भासणारे आणि अवेदेमुळे स्वाभाविकपणे उत्पन्न होणारे संकल्प करतो आणि हेच व्यष्टीजीवाचे निराळेसर्ग होत महाप्रलयाची रात्र संपल्यानंतर समष्टी मन हेच ज्यांचे शरीर आहे असा हिरण्यगर्भ आपल्या सत्यसंकल्पामुळे सृष्टी निर्माण करतो त्याचप्रमाणे व्यष्टी जीवन सुद्धा मरणाच्या स्थितीनंतर आपल्या संकल्पाने पृथक पृथक जग निर्माण करतात श्रीरामाने विचारले भगवान प्रत्येक जीव मृत्यू पावल्यानंतर आपल्या पूर्वसंस्कारानुरूप नवा सर्ग निर्माण करतो त्याचप्रमाणे समष्टी जीव किंवा हिरण्यगर्भसुद्धा आपल्या पूर्व यथार्थ स्मृतीच्या योगाने नवा सर्ग निर्माण करतो असे मानावे लागते मग हे विश्व कारणा वाचूनच उत्पन्न होते असा जो सिद्धांत आपणच पूर्वी सांगितला आहे त्याला बाज येतो तेव्हा श्री वशिष्ठाने सांगितले रामचंद्र महाप्रलयाच्या वेळी हरिहरादी देव विदेहमुक्त होतात मग त्यांच्या ठाई पूर्वस्मृती असण्याचा संभव कोणता आमच्यासारखे तत्ववेते सुद्धा त्यावेळी मुक्त होतात तर मग ब्रह्मदेवाची गोष्ट कशाला परंतु तुझ्यासारखे जे जीव मोक्षाला गेलेले नसतात ते आपल्या पूर्व पूर्वसंस्काराच्या योगाने त्यांना जन्मवर्णाच्या फेऱ्यात टाकणारे सर्व निर्माण करतात हिरण जीव जीवावर पगडा बसला म्हणजे त्यांच्यामध्ये आतल्या आत स्फुरण झाल्यासारखे होते पण बाह्यता त्यांच्यात स्फुरण मुळेच दिसत नाही याच अव्यक्त स्थितीला व्यष्ठेच्या ठिकाणचे प्रधान तत्व असे म्हणतात ह्यालाच अव्यक्त बोधोन्मुख होते तेव्हा त्याला महत्त्व म्हणतात ते तत्व प्रबुद्ध झाले अर्थात अहंकारयुक्त झाले म्हणजे त्या अवस्थेतील शून्य स्थितीतून तन्मात्रा पंच दिशा काल क्रिया पंचमहाभूते यांचा उद्भव होतो ते प्रधानत पुढे ज्ञानेंद्रिय पंचक बनते प्रधान कल्पिलेला या सूक्ष्म देहालाच अतिवाहिक देह अशी समजण्यात येतात चिरकार भावना देह बनलेला आहे पुढे एखाद्या लहान बालकाप्रमाणे जीव आपल्या भौतिक देहालाच मी म्हणून मानू लागतो नंतर आपल्या देहातील नेत्रादी दे इंद्रियांच्या आधाराने जीव दिशा काल आणि ह्यांच्या आश्रयाने असणाऱ्या <coughs> पदार्थ मात्रांना उत्पन्न करतो परंतु वायूच्या स्पंदाप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पामुळे जगाच्या उत्पत्तीचा हा सर्व व्यापार होत असल्यामुळे वास्तविक काहीच उत्पन्न होत नाही हा भुवनाचा भ्रम जो एवढा वृद्धिंगत झालेला दिसत आहे तो स्वप्नातील स्त्रीच्या आलिंगनाप्रमाणे अनुभवाला येत तरी मिथ्याच आहे ज्या ठिकाणी प्राणे मृत्यू पावतो त्या ठिकाणी सर्व भुवनाचा देखावा त्याला दिसू लागतो वास्तविक जीव आकाशाप्रमाणे स्वच्छ आणि निर्लेप असता केवळ त्याच्या भावनेमुळे मी आणि हे जग ही उत्पन्न झाली आहे असा त्याला भ्रम होतो इंद्रादि देव आणि अमरावतीसारखी त्यांची नगरे मेरू आदी पर्वत आणि त्यांच्या भोती प्रदक्षिणा करणाऱ्या सूर्य नक्षत्रादी ज्योती यांच्या योगाने हे जग सुंदर भासूत जरा मरण विकलता अनेक व्याधी व, व्याधी वगैरेने भरलेली मरते लोकादी चित्रे यात दिसत अनुकूल वस्तू संपादन करणे आणि प्रतिकूल वस्तूचा त्याग करणे या उद्योगात जगातील सर्व लहान आणि मोठे चर आणि आचरप्राणी घडून गेलेले या जगात समुद्र पर्वत पृथ्वी नद्या त्यांच्या देवता दिवस रात्र क्षण कल्प वगैरे सर्वतरेची क्षणभंगूर स्थिती अनुभवस आहे एथे मी अमकाचा पुत्र हे माझे आपतबांधव ही माझी माता हे माझे धन अशा प्रकारच्या वासना मनुष्याच्या मनात सदैव खेळत असतात हे सुकृत हे दुष्कृत मी पूर्वी लहान होतो पण आता मोठा झालो आहे अशा तऱ्हेचे स्फुरण होऊन जीव जगताचा भ्रम पाहत असतो सारांश प्रत्येक जीवाचा संसार हे एक आहे तारे ही त्यात ता आरण्यातील पुष्पे नील हे चंचल पल्लव मनुष्य हे पशूंचे समुदाय सुर असुर हेच पक्षी दिवस हे फुलातील रजक्कण रात्री हे निविड लताकुंज समुद्र हे पुष्कर्णी मेरू प्रभूती पर्वत ही मातीची ढेकले चित्त हे कमल आणि चित्त वृत्ती हे कमल अंकुर होत ज्या ज्या ठिकाणी जीव मरण पावतो त्या त्या ठिकाणी तो अशा तऱ्हेचे संसार वन अनुभवित असतो अशा रीतीने प्रत्येक प्राण्याच्या संकल्पामुळे उत्पन्न होणारे जग निरनियाळे असते हजारो प्राण्यांच्या हजारो ब्रह्मांडातील पर्वत समुद्र द्वीपे निनियाळे लोक यास पाहणारे कोट्यावधी ब्रह्मदेव रुद्र इंद्र मरुत विष्णू सूर्य देव निघून जातात याप्रमाणे आजपर्यंत लक्षावधी देव होऊन गेले जात आहेत आणि पुढेही होऊन जाते अनंत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असद्रूपाने भासणाऱ्या असल्या कोट्यावधी देवांची गणना करण्यास कोण समर्थ आहे परंतु अशा रीतीने जीवांच्या भिन्न भिन्न संकल्पानुसार भासणारी ही ब्रह्मांडे जरी भिन्न भिन्न आहेत आणि तीही भिंतीप्रमाणे स्थूल दिसत आहेत तरी ते मनाच्या संकल्पाहून भिन्न अशी नाहीत आता या ठिकाणी तू कदाचित असा प्रश्न करशील की जग हे स्थूल आणि स्थिर स्वभाव आहे म्हणजे त्याच्या स्वरूपात फेरफार होत आहे असे दिसत नाही आणि आपले मन पहावे ते अत्यंत चंचल आहे अशा स्थितीत जग हे मन कसे असू शकेल तर त्याला उत्तर असे की जगाचे स्वरूप केव्हाही आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते यामुळे जगाचे स्वरूप स्थिर आहे असे जरी आपल्याला सामान्यता वाटले तरी ते बरोबर नाही रामा तू आपल्या स्वभावान स्वानुभवाचाच विचार कर म्हणजे हा सिद्धांत तुला पटल्याशिवाय राहणार नाही ज्याला आपण जग हे नाव देतो ते वास्तवी चिदाकाश असून तेच मन होय तसेच जे चिदाकाश तेच परमपद होय पाण्यावरील भोवऱ्या म्हणून पाण्याहून काही निराळी सदवस्तू नाही तर पाणी असते तेच दृश्य रूपाने भासू लागते परंतु वस्तुत ते द्रष्ट्याहून निराळे नाही प्रकाश गंधर्व नगरातील खळग्याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे अनादि मायाशामध्ये जो चैतन्याचा विलास दिसतो त्याला जग ही संज्ञा प्राप्त होते परंतु ज्याच्या योगाने हा सर्व विलास दिसतो ते आत्मत्र काय ते सत्य आहे आमच्यासारख्या तत्व जाणलेले जग हे चैतन्य रूप आहे तुझ्यासारख्या जीवाने अनुभवलेले जगही चैतन्य स्वरूपाहून वेगळे नाही अशी स्थिती असल्यामुळे लिला आणि सरस्वती देवी यांचे देहही चिदाकाशरूपच होते त्यामुळे त्या सर्व व्यापी आणि परमात्मरूप देहांना कोठेही प्रतिबंध होणे शक्य नव्हते हो त्यांच्या गतीला कोणत्याही ठिकाणी अडथळा होण्याचा संभव नसल्यामुळे विदुर्थ राजाच्या मंदिरात त्यांना अनायासाने प्रवेश करता आला रामा चैतन्यरूपी आकाशच सर्वत्र पसरलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी मनाचा प्रवेश होऊ शकतो त्या त्या ठिकाणी ते ओतप्रोत भरलेले आहेत अशा त्या चैतन्याला अतिवाहिक देहाचार करता येत असल्यामुळे त्याला प्रतिबंध करण्याला कोण आणि कसा समर्थ होणार उत्पत्ती प्रकरणे श्री वासिष्ठ म्हणाले रामा लीला आणि सरस्वती देवी ह्या विदुरथ राजाच्या म्हणजेच पूर्वीच्या पद्मराजाच्या मंदिरात शिरल्यानंतर आकाशातून भूतला पुष्पावरून वाहणाऱ्या मंद आणि सुगंधित वायू लहरीमुळे विद्युत राजा त्याच्या भूतालचे लोक सेवकजन आणि स्त्रिया असे सर्वजण गाठ झोपी गेले होते विद्युत राजाचे ते मंदिर नंदन मनाप्रमाणे रमणीय असून त्या ठिकाणच्या लोकांना कोणत्याही तऱ्हेची पीडा माहीत नव्हती वसंत ऋतू मधील सकाळच्या वेळी एखाद्या वनातील प्रफुल्ली कमराप्रमाणे अशा वेळी चंद्राच्या शीतल किरणाप्रमाणे दिव्य अंगक्रांती त्या मंदिरात सर्वत्र फाकल्यामुळे अमृताचा वर्षाव झाल्यावर जसा मनुष्य जागा होतो त्याप्रमाणे विदुर राजा एकाएकी जागा झाला दा। तेव्हा आपल्या समोरील त्या देवीना पाहून मेरू पर्वताच्या शिखरावर उदय पावलेले ते दोन चंद्रच आहेत असे त्याला वाटले काल्पनिक आसनावरून खाली उतरलेल्या अपसराचा आहेत की काय असे वाटून तो राजा क्षण मात्र विस्मित झाला नंतर श्री विष्णूने शेषावरून उठावे तसा तो आपल्या शय्येवरून उठून उभा राहिला त्यानंतर आपल्या गळातील हार आणि अंगावरील वस्त्रे वगैरे सावरून आपल्या उशाशी असलेल्या परळीतून ओंझर फुले घेऊन एखाद्या नम्र सेवकाप्रमाणे तो त्या देवीपुढे पद्मासन घालून बसला आणि नम्रतेने त्यानं म्हणाला हे देवी नो या संसारातील त्रिविध ताप आणि जन्म मरणादी दोष नाहीसे करणाऱ्या तुम्ही दोघेही चंद्राप्रमाणे किंबहुना अंतर्बाह्य अंधकाराचा निराश करणाऱ्या तुम्ही दोघी म्हणजे प्रत्यक्ष सूर्यच आहात अशा शब्दात त्या देवींची स्तुती केल्यावर एखाद्या नदी तीरावरील फुलाने ओथमलेला वृक्ष जसा नदीतील कमली कमलावर पुष्पवृष्टी करतो त्याप्रमाणे त्या राजाने आपल्या फुलांची उंजळ त्या देवींच्या चरण कमलावर वाढली सरस्वती देवीने मग लिलेच्या पतीचा वृत्तांत लिलेला समजावा या हेतूने त्या राजाच्या शेजारी निझलेल्या मंत्र्याला आपल्या संकल्पाने जागृत केले मंत्री जेव्हा जागा झाला तेव्हा आपल्यापुढे दोन अफसरा बसले तसे पाहून त्यांनी त्यांना नमस्कार केला त्या दोघींच्या चरणावर फुलांची उंज अर्पण केली आणि मग तो त्यांच्या पुढे हात जोडून नम्रप्रणाने उभा राहिला तेव्हा सरस्वती देवी राजाला म्हणाले हे राजन तू कोण कोणाचा मुलगा या ठिकाणी तू केव्हा जन्मालास राजाला उद्देशून देवीकडून विचारण्यात आलेल्या या प्रश्नांची उत्तरे देण्याला त्या मंत्र्यांनी आरंभ केला मंत्री म्हणाला देवीनं मी यावेळी तुमच्या पुढे भाषण करण्याला समर्थ झालोय याचे कारण तुमचा कृपा प्रसाद माझ्या स्वामींचा जन्म वृत्तांत जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे तेव्हा तो मी सांगतो ऐका ईश्वाकुवात कुंदरथ नावाचा एक महापराक्रमी श्रीमान कमलनयन राजा होऊन गेला त्याने आपल्या अद्भुत वीर्याने शत्रूंचे निर्धारन करून पृथ्वीचे यथान्याय पालन केले त्याला भद्ररथ नामक सुंदर पुत्र झाला त्या भद्ररथाचा पुत्र विश्वरथ त्याचा पुत्र बृहद्रथ बृहद्र शैलरथ शैलरथाचा पुत्र, पुत्र, पुत्र कामरथो या कामरथ राजाला महाराथ नामक पुत्र झाला महारथाचा विष्णुरथ आणि त्याचा पुत्र नभोरथ आमचा हा राजा त्या नभोरथाचा पुत्र असून त्याच्या पूर्वपुण्यामुळेच हा उत्पन्न झाला हा विदुरथ राजा या नावाने विख्यात आहे क्षीरसमुद्रातून उत्पन्न झालेल्या चंद्रबिंबाप्रमाणे त्याची आकृती मनोहर असून तो आपल्या कुलाची किर्ती वाढवणारा आणि सर्व लोकांना उदरीत याचा जन्म झालेला असून पार्वतीपासून जन्म पावलेला हा दुसरा कार्तिके स्वामीचा आहे काय असे वाटते हा दहा वर्षाचा झालं झाला त्याच्यावर सर्व राज्यकारभाराची जोखीम टाकून याचा पिता नभोरथ तपश्चर्या करण्याकरता म्हणून अरण्यात निघून गेला त्यावेळेपासून स्वधाला अनुसरून हा आपल्या प्रजांचे पुत्रासारखेचा वृक्ष आज फलद्रुप झाला असे म्हणण्याला काहीच प्रत्यवाय कारण आपल्यासारख्या देवींचे दर्शन हे तर तपश्चरेचे दीर्घकाळ क्लेश सोसले असताही होण्यासारखे नाही आणि ते तर त्याला अनायासाने प्राप्त झाले आपल्या दर्शनाने आणि कृपा तो आज कृतार्थ झालाय अशा रीतीने भाषण करून तो विद्रथाचा मंत्री स्वस्थ बसला राजा विद्राच्या समोर हात जोडून जमिनीवरती विद्रा उद्देशन्माचे विचारपूर्वक स्मरण कर असे म्हणून त्याच्या मस्तकाला आपल्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर राजाच्या अंतःकरणातील मायेचे आवरण दूर झाले आणि त्याच्या अंतरात ज्ञान सूर्याचा प्रकाश पडून ते विकास पावले दे हो। सरस्वती देवीची उपासना केल्यावर तिच्या अनुग्रहामुळे लिलेला आत्मज्ञान कसे प्राप्त झाले वगैरे इतमभूत वृत्तांत त्याच्या डोळ्यापुढे मूर्तीमंत उभा राहिला तो वृत्तांत आठवड्यावर समुद्राच्या लाटांवर हेरकावे खाणाऱ्या माणसाप्रमाणे त्याची स्थिती झाली हा संसार मायेच्या विलासाने कसा औतप्रत भरला आहे परंतु देवीच्या प्रसादामुळे मला त्याचे वास्तविक स्वरूप आज समजले असे आपल्याशीच बोलून नंतर तो देवीला म्हणाला हे देवतानं माझ्या पूर्वीचा म्हणजे पद्मराजाचा देह पडल्याला अवघा एकच दिवस झालेला असून या ठिकाणी या तेहार सत्तर वर्षाचा कालावधी घालवल्याचा मला अनुभव आहे है असे कसे चित्र मनासमोर प्रत्यक्ष दिते है सरस्वतीदेव राजा मरणरूपी दीर्घ मोर्चा समाप्त होता आवरण आच्छादित झालेल्या चिदाकाशातील गिरीग्रामधे राहणाऱ्या ब्राह्मणाच्या घरातच पद्मराजाचा लोक असून त्यातील राजगृहामधील आकाशात हा तुझा ब्रह्मांड मंडप आहे त्यातच तुझा सध्याचा जन्मभास होत आहे आता वसिष्ठ ब्राह्मणाचे जगच तुझ्या प्रतीला येत आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही तर प्रत्येकाचे जग भिन्न भिन्न आहे वशिष्ठ ब्राह्मणाच्या देहात असताना तू माझी उपासना करीत होतास वशिष्ठ ब्राह्मणाच्या तीन प्रपंचा देखावा तुझ्या हृदयातील निर्मल चिदाकाशात केवळ चित्ताच्या विकारामुळे भासला माझा जन्म हा ईश्वांकुवशा कुळात झाला आहे माझे पूर्वज अमुक अमुक होते वंशांत जन्माल मी जन्माला हो आलो मी पूर्वी लहान होते दर्षा वित राज्य मैं स्वाधीन कर सर्व संघ परित्याग कर आरण्यवास पत्करलाढ़े मी स्वराक्रमा ने दिग्विजय कर निष्कंटक राज्य करूला हामा मंत्र पौरजना मदतीने मी पृथ्वी से स्वधर्मा पालन के लिए अनेक यज्ञ केीति ने प्रजापालन करता मजी आयुष्या सत्तर वर्ष निखन ग हे माझ्यावर परचक्र आले आहे मी शत्रुशी दारुण युद्ध संग्राम करतोय समाप्त करून मी या मंदिरात परत आलोय या ठिकाणी दोघी देवी आले असून मी त्यांचे पूजन करीत आहे कारण देवतांचे पूजन केले असता त्या आपले इच्छित मनोरस पूर्ण करतात त्या दोघी देवींपैकी एकीने आपल्या प्रसादाने पूर्वजन्माचे स्मरण करून देणारे ज्ञान दिले आहे आणि त्याच्या योगाने कमलाला प्रकाश मिळावा त्याप्रमाणे माझे हृदयाची स्थिती होऊन माझे सर्व संशय नाहीसे झाले आणि मी आता कृतकृत्य झालोय सर्व दुःखांचा निराश झाल्यामुळे मी स्वस्थ आणि शांत झालोय निरतिशय आस्वाद घेतोय आणि ते सुख तो आनंद भोगणे हेच माझे इति कर्तव्य आहे अशा आशयाची जी विचार परंपरा तुझ्या मनात चालली आहे ती निव्वळ भ्रांती आहे हे राजा ज्या क्षणी तू पूर्वी मरण पावलास त्याच क्षणी नानाविध क्रियामध्ये भ्रमविणारी आणि निराळ्या लोका संचार करायला लावणारी ही भ्रम कल्पना तुझ्या हृदयात स्वाभाविकपणे उदय पावली नदीच्या प्रवाहातील पाणी एका भोवऱ्याचा त्याग करून पुढे जाते तर दुसऱ्या भोवऱ्यात पडते त्याचप्रमाणे चित्तरूप प्रवाहाची हुबेहूब स्थिती आहे ज्याप्रमाणे एका भोऱ्यात दुसऱ्या भोवऱ्याची मिळणी झाली की त्यांचा वेग द्विगुणित होतो त्याप्रमाणे जागृतीमधील चित्ताच्या कल्पना भ्रमणात स्वप्नस्थितीची भर पडून जीवाच्या ठिकाणची ही सृष्टी शोभा वृद्धिंगत होत जाते वास्तविक तू स्वतः चैतन्य सूर्य असताही हे मिथ्या कल्पना जल तुझ्या चित्तात तु उद्धव ज्याप्रमाणे स्वप्नातील एका क्षणात शंभर वर्षे उमटून गेल्याचा भास होतो मनोराज्यामध्ये मनुष्याला जीवनाची तर स्थिती आणि मरणाचा प्रसंग यांचा ये प्रत्यय येतो गंधर्व नगरातील भिंतीवरील चिरांचे साक्षात दर्शन होते नौकेमध्ये बसून चालले असता नदी तिरावले वृक्षाने पर्वत धावत असल्याचा भ्रम होतो पित्ता मनुष्याला पर्वताधिक गरगर फिरत असल्याचा देखावा दिसतो स्वप्नात आपले मस्तक आपण कापले हे असा अननभूत प्रकार क्वचित दृष्टीस पडतो त्याचप्रमाणे तुझ्या दृढ वासनाबलामुळे ही मिथ्या भ्रांती तुझ्या चित्तात दृढमूल झाली परंतु हे राजा वस्तुत तू जन्माला आला नाहीस आणि मरणही पावलं नाहीस कारण तू ूपाने सर्वत्र स्थित आहे तू एखाद्या उत्कृष्ट मनाप्रमाणे दीप्तिमान आहेस वास्तविक विचार केला तर हे राज्यही तुझे नाही आणि विजुरस राजाचा देहही तुझा नाही तसेच थी पर्वत, थी थी ही पर्वत ही नगर आहे हे लोक आम्ही यापैकी वस्तुत कशालाच पारमार्थिक सत्यता नाही पर्वतावरील खेड्यात राहणाऱ्या वसिष्ठ ब्राह्मणाच्या मंडप आकाशातच लिलेच्या पद्मराजाचे ते जग भासले यातच रमणीय मंदिराने सुशोभित झालेली लिलेची राजधानी भासली ज्या गृहामध्ये आपण यावेळी आहोत हेही या राजधानीमधील आकाशातील जगामध्येच भासत आहे सारांश ज्या चिदाकाशात हा सर्व संसारविलास भासमान झाला ते अत्यंत निर्मळ असे ब्रह्मच आहे आणि त्यातील मंडपात पृथ्वी नाही शहरे नाहीत नद्या नाहीत समुद्रे नाही। तर चैतन्यघन्य ब्रह्मांडामधील मिथ्या ग्रहातून मिथ्याजन विहार करीत आहेत आणि मऊजशी की त्यातील लोक राजे पर्वत वस्तुत एकमेकांच्या दृष्टीस पडत नाही त्यावर विधुरथाने विचारले देवी तू म्हणतेस ते जर खरे असेल तर माझे हे मंत्री आणि हे सारे सेवकजन मला या ठिकाणी प्रत्यक्ष दिसत आहेत याचा अर्थ काय हे सर्व कृ सत्य की असत आहेत तू दिलेल्या दृष्टीमुळे मला हे जग स्वप्नाप्रमाणे वाटते त्यामुळे त्यातील त्या माणसेही स्वप्नातील स्थितीप्रमाणेच भासत पण ती सद्रूप आहेत की असद्रूप आहेत याचा मला उरगडा करून सांग श्री सरस्वती देवी म्हणाले हे राजा ज्यांना परमात्मतत्वाचे ज्ञान झाले आहे जे शुद्ध बोध रूप बनलेले आहे चैतन्य हे त्यांचे स्वरूप आहे अशा हे, हे जग केव्हा सद्रुप वाटत नाही ज्यांना आत्मानुभव झाला आहे त्यांच्या ठिकाणी जगताचा रज्जुज्ञान झाल्यामुळे ज्याचा सर्वभ्रम नष्ट झाला त्याला पुन्हा तो भ्रम होणार होणार कुठून ब्रह्मज्ञान होऊन जगाचे मिथ्यात्व एकदा बांधल्यानंतर जगत भ्रमाला परमार्थ सत्ता येणार कशी मृगजळा संबंधाचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे मग त्याची पुनरूपी सत्यता वाटणे शक्यतरी आहे का एकदा आत्मबोध होऊन जागृती आली म्हणजे स्वप्नातील आपल्या मरणाचा खरेपणा कधीतरी वाटेल का स्वप्नामध्ये आपण मरत असल्याची जी भीती क्वचित उत्पन्न होते तीही आपण जिवंत असताना उत्पन्न होते यासाठी तुझ्या भोवतालचे लोक जरी तुला भासत असले तरी ते वास्तविक खरे नाहीतच स्वस्वरूपावरील अज्ञान रुपी मेघ गलित होऊन आत्मबोधनाने ज्याचे अंतकरण शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे निर्मळ आणि पूर्ण बनलेले त्याच्या दृष्टीने हे राजा मी आणि जगत हे शब्दच निरथक आहे श्री वाल्मिकी म्हणाले श्री वसिष्ठ मुनीने अशा तऱ्हेचे भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला तेव्हा सभेतील मुनी वसिष्ठ मुनीना नमस्कार करून स्नान संध्यादी विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले रात्र सरल्यावर मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्याच्या किरणाबरोबरच ते वसिष्ठ मुंनीकडे परत आले इति श्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकेचाळीस